अध्याय दोनशे सत्याऐंशी वा गालव नारद संवाद धर्मनारद विचारतो हे पितामह ज्या पुरुषाला शास्त्राचे ज्ञान नसून जो सर्वदा संशयातच राहतो व करता ज्याने शमदमादी साधनांविषयी यत्न केला नाही अशाचे कल्याण कसे व्हावे ते मला सांगा भीष्म सांगतात वत्सा युधिष्ठिरा गुरुपूजा सदैव वृद्धोपासना आणि शास्त्रश्रवण हे असल्या पुरुषाला अढळकल्याणाचे मार्ग आहेत याविषयी ना, देवर्षी नारद व गालव यांचा पूर्वकाली घडलेला एक इतिहास उदाहरणार्थ सांगतात तो असा एकदा स्वकल्याणाची इच्छा करणाऱ्या जितेंद्र गालवाने मोह व श्रम यांनी रहित ज्ञानतृप्त आणि यतात्मा अशा ब्रह्मर्षी नारदास प्रश्न केला की मुने ज्या काही श्लाष्य गुण पुरुष या लोकात सर्वमान्य होतो असले सर्व गुण अपने ठिका मेरा परिपूर्णपे आय आप उमजले आह व आमी सर्वदा मोहाक्रांत आयाने आत्मतत्वा यथातथ्य स्वरूप ज्ञा अजा आहोत यारख्या संशय दूर करावा योग्य है तो संशय अ कि शास्त्राको ज्ञा महत्व गाइले है ज्यादा ज्ञानार्जन करावे बड़े तसे करावे तो शास्त्र कर्मा से ही सारखेच महत्व गाले कर्माक प्रवृत्ति होते बड़े कर्मतरीश्चयाने अमुक कर्म करावे निवड़ने मारा होते कारण शास्त्र निरनिराया व प्रसंगी परस्पर विरोधी अशा कर्मांसी सारखी प्रशंसा गाईली है यामुळे करावे कोणते न करावे कोणते याविषयी मन बुचकळ्यात पडते करता आपण याचा उलगडा सांगावा भगवन हा घोटाळा कसा आहे पहा शास्त्राने मनुष्याला जे निरनिराळे आश्रम लावून दिले आहेत त्यामध्ये निरनिराळे आचार दाखवले असून प्रत्येका संबंधाने हा चांगला हा चांगला असेच म्हणून त्यांचा स्वीकार करण्याविषयी बोध केला शास्त्राप्रमाणे चालण्यात आम्हा आनंद वाटत असून आम्ही आमचे शास्त्रावर संतुष्ट आहोत परंतु शास्त्राशास्त्रातच भिन्न मार्ग दाखवले असल्यामुळे कोणता मार्ग स्वीकारल्याने खरे कल्याण होईल हे आपणास कळे नाशे झाले आहे बरे शास्त्र तरी एकच अशा वेळाचे होते म्हणजे जीवांना आपले नेमके कल्याण कशात आहे ते स्पष्टपणे कळले असते परंतु अनेक शास्त्रांनी या श्रेयाविषयी भिन्न भिन्न मते देऊन ठेवली असल्यामुळे खरे श्रेय कोणते ते, ते मोठे गूढ होऊन बसले आहे यामुळे आमचे खरे कल्याण कशात आहे या कामी माझे चित्त नाना शंकाकुल होऊन गेले आहे व म्हणूनच मी आपल्याकडे आलो आहे तरी आपण कृपा करून या गुढाचा निर्णय मला सांगा नारद म्हणाले गालवा शास्त्राचे भिन्न संकल्पानुरूप शास्त्राने चार आश्रम संकेत केले आहेत ते अर्थातच एकमेकापासून भिन्न आहेत करता योग्य गुरुपासून त्यांची प्रथम समजूत घेऊन नंतर त्यांचा तू आपले मनाशीच नीट उलगडा कर कारण बाह्यदृष्टीने पाहिल्यास तुस तुला असे आढळेल की या भिन्न आश्रमात आपापल्या प्रकारे एकाच आत्मज्ञानाचे प्राप्तीसाठी उपकारक म्हणून जे आचार सांगितले आहेत ते परस्परापासून फारच भिन्न आहेत नवे परस्परांशी अत्यंत विरुद्धही आहेत तथापि यामुळे या कामी जे वरवर विचार करणारे आहेत अशांना या भिन्न आश्रमांचा खरा खरा, खरा निभ्रांत उद्देश कोणता आहे हे स्पष्ट समजत नाही व त्यामुळे ते भिन्नाचार कर्त्याला आत्मतत्वाची प्राप्ती करून देखील असे निश्चयाने आपणास म्हणवत नाहीत बरे दुसरे कोणी दृष्टी प्राप्त झालेले लोक आहेत त्यांना या वरवर विरोधी दिसणाऱ्या आचारांचे पोटात असलेले सत्य नेटकेच सरळ दिसते व त्यावरूनही हे सर्व भिन्न आचार फलप्राप्तीचे कामी अविरोधीच आहेत असे ते समजतात अशांचे दृष्टीने पाहता ज्या निसंशय असून ज्या प्राण्याला निश्रेयसप्राप्ती खचित करून देतील अशा काही या आचाराहून भिन्न गोष्टी आहेत त्या अशा या विचारशील पुरुषाचे मताप्रमाणे मित्रावर उपकार करणे शत्रूचा निग्रह करणे आणि धर्म अर्थ व काम या त्रिवर्गाचा संग्रह करणे या गोष्टी कल्याणकारक आहेत पापधर्मापासून दूर राहणे सर्वदा पुण्यकारक गोष्टी करणे व भल्याचे संगतीत राहून सदाचरण करणे या गोष्टी निसंशय कल्याणकारक होत भूतमात्राच्या ठिकाणी मार्ग म्हणजे दयाभूतपणा व व्यवहार सरलपना को गोड़वाणी बोलने य गोष्टी निश्चयाने कल्याणकार देवता पितर व अतिथि भाग देने व नौकर चाकर न वगलता को भोग भोगने य गोष्टी खचित कल्याणकारक है सत्य भाषण करने कल्याणकारक है परंतु सत्या के निभ्रांत ज्ञान होने से अवघ है माझे यहे अे मनने कि ज्या प्राणिम्रा अत्यंत हित सत्या से समझावे अहंकार सोड़ू देने प्रमाद हो न देने सतुष्ट वृत्ति ने विक्तवास कर गोष्ठी अतिशय कल्याणकारकते हैं धर्माप्रमा वेदवेदांत अध्यय करने व ज्ञा गोषी समझी की उत्कंठा बागने य गोषी निखालस श्रेयस्कर ज्याला आपके आपले की इच्छा है त्याने शब्द स्पर्श रस रूप व हे जे पंचन्द्रिया विषय हैं संबंधा ने अतिरेक असे सेवन करू नये रि भटकने दिवस निजने आस चहाड़ी मस्ती व आहाराधिकांचे से अतिशय सेवन किंवा मुळीच त्याग या गोष्टी कल्याणे कल्याणेच्छून टाळाव्या लोकांची निंदा करून आपला उत्कर्ष करून घेण्याची इच्छा करू नये तर केवळ आपले आमचे गुणाचे बलाने समाजावर वरचड करून उदयास यावे जे गुणहीन लोक असतात अशांचीही बहुदार रीत असली म्हणजे जो जो त्यांचे स्वतःचे ठाई गुणांचा अभाव असेल तो स्वत अधिकाधिकच प्रतिष्ठित असे समजून खऱ्या गुणीजनांवर दोषारोपांचा सपाटा चालवितात आणि अशा अहम म्हणण्यांस कोणी झाडणारा भेटला नाही म्हणजे ते आपल्याच कल्पनेने आपल्या लायकीचे माप करून चढून जातात व खरे खरे जे गुणीजन असतात अशापासून आपण वरचढ आहोत असे मानू लागतात पण जो खरा गुणी व शाणा आहे तो दुसऱ्याची निंदा किंवा स्तुती न करूनच मोठे कीर्ती सरतो पुष्पांचा शुद्ध सुगंध हा वाचाळपणा न करूनच सर्वत्र पसरतो त्याचप्रमाणे निर्मल भास्कर हा न बोलताच आकाशात प्रकाशत राहतो याप्रमाणे खरे शाणे आहेत ते आपले बुद्धीने पूर्वोक्त दोषांची निवड करून त्यांचा त्याग करतात व आपले गुणांची टिमकी न वजाविता मौन धरूनच आपले कीर्तीने सर्व लोक झळकत राहतात बाबा मूर्ख जो आहे त्यांनी आपली आपण प्रशंसा केली म्हणून तो लोकास तेजास चढत नाही बरे जो खरा खरा विद्वान आहे त्याला तुम्ही एखाद्या बिळात कोंडून ठेवले तरी त्याचा प्रकाश झळकण्यास राहत नाही वायफळ बोलणे कितीही जोराने बोलले तरी ते तत्काळ मंदच पडते तेच चांगले बोलणे हळूस्वराने बोलले असले तरी लोक झळकत राहते सूर्य ज्याप्रमाणे सूर्यकांताचे द्वाराने आपले दाहकत्व प्रकट करतो त्याचप्रमाणे मूर्ख व गर्विष्ठ लोक भाराभर वायफळ बडबड करण्याने आपला अंतर्गत पोगळपणा मात्र उघड करतात या करता शहाणे लोक शब्दाचे ना न लागता नाना ना प्रकारे खरे ज्ञानाचा शोध करीत सुटतात व माझे मते प्राणीमात्राला ज्ञान लाभा इतका दुसरा उत्कत्तम लाभ नाही जो खरा शहाण आहे अशाने कोणी प्रयत्न न करता किंवा अन्यायाने प्रश्न केला असताही उत्तर देऊ नये तर आपणास त्या गोष्टीचे ज्ञान असूनही त्याने अजाणत्याप्रमाणे गप्प बसावे जे धार्मिक भले उदार व स्वधर्मनिष्ठ असतील अशांचा सहवास मिळण्याची इच्छा करावी ज्याला खऱ्या कल्याणाची इच्छा असेल अशाने जेथे चारही वर्णांचा गोंधळ चालला आहे अशा ठिकाणी काही झाले तरी राहू नये कारण सहवासाचा परिणाम मोठा कठीण आहे कोणी मनुष्य दैवाने मिळेल त्यावर संतुष्ट राहून कोणत्याही भऱ्यावाईत खटपटीत पडाव्याचे नाही अशा निश्चयाने जरी असला तरी तो जर पुण्यवानांच्या नुसत्या संगतीत राहील तर तेवढ्यानेच त्याला निर्मल असे पुण्य प्राप्त होईल आणि तोच पाचक्यांच्या संगतीत राहील तर तेवढ्याने त्याला पापप्राप्ती होईल ज्याप्रमाणे जल अग्नी किंवा चंद्रकिरण यांचा स्पर्श स्वतःला जाणविल्याशिवाय राहतच नाही त्याप्रमाणे माझे मते पाप किंवा पुण्य यांचा संपर्क स्वतःला जाणविल्याशिवाय राहतच नाही जे लोक हा पदार्थ गोड आहे हा खारट आहे या प्रकारे प्रत्येक पदार्थाचा चववी पाहत न वस्ता पुढे येईल त्या अन्नाचा देवता अतिथी वगैरे भाग देऊन केवळ कशी पोटाची खळगी भरली आहे पाहिजे एवढ्याच बुद्धीने शेषांन्न भक्षण करतात ते संसारातून सुटतात परंतु ते चवाहवाने निरनिराळे पदार्थ खात सुटतात असले लोक विषय पाशात गुरफटलेच असे समजावे अशांचे कपाळाचा भ्रम सुकणे नाही जेथे विद्यार्थी आपणास प्रमाणशुद्ध आत्मज्ञान भावे अशी इच्छा मात्र करतात परंतु त्या संबंधाने गुरुस आदरपूर्वक प्रश्न करीत नाहीत व असे असूनही गुरु त्यास ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत सुटतो असे ठिकाण आत्मवंताने सोडावे परंतु शिष्य व गुरु यांचे वर्तन जेथे परस्पराविषयी सशास्त्र व समाधानकारक असेल असले स्थान सोडण्याचे कोणाच काय कारण पडणार कोणीही सोडू नये त्याचे चुलट ज्या विद्वानाला म्हणून आपला बोध राहावा अशी इच्छा असेल त्याने ज्या ठिकाणी विद्वानांचे अंगी नसलेल्या दोषाचे वृथा उद्घाटन चालले असेल अशा ठिकाणी राहू नये ज्या ठिकाणी लोभी लोकांनी लोभामुळे बहुतेक धर्मबंधने उच्छिन्न प्राय करून टाकली आहेत असे स्थळ म्हणजे पेटलेल्या वस्त्राच्या पदराप्रमाणे अनर्थकारक होय असले स्थळ कोणता सुज्ञ मनुष्य सोडणार नाही प्रत्येक सुज्ञाने सोडावे जेथे निर्मत्सर वृत्तीने राहून निर्भयपणे स्वधर्म पालन करता येईल अशा पुण्यशील साधूंचे सन्निध शहाण्याने वस्ती करावी जेथे मनुष्य केवळ अर्थप्राप्ती करताच धर्मसेवन करीत असतील अशांचे सहवासाच राहू नये कारण असले लोक खरे पापी समजावे आणि जेथे लोक उदरपोषणासाठीच म्हणून उघड उघड पाप करीत आहेत असले ठिकाण तर सर्पयुक्त ग्रहाप्रमाणे तत्काळ सोडून दूर जावे जे कर्मपुढे खाटेला खेळल्यावर आपले मनास जाळीत राहील असे दिसेल त्याच्या खऱ्या चुने प्रथम प्रथमपासूनच अग्र करावा जेथे राजा व त्याचे अधिकारी यांचे अधिकारात काहीच अंतर दिसून येत नाही त्याचप्रमाणे जेथे कुटुंबातील करते लोक आपले परिवाराची परवा न करता आपलेच पोळीवर तूप असा देश शहाण्याने तत्काळ सोडावा ज्या देशात वेदवेते ब्राह्मण हे निरंतर धर्मप्रायण राहून याजन व अध्यापन यात युक्त असतात व अशांना जेथे सर्वांना दे भोजन दिले जाते अशा राष्ट्रात अवश्य वस्ती करावी ज्या राष्ट्रात स्वाहा स्वधा व वशत्कार ही योग्य प्रकारे व अखंड चालू असतील अशा ठिकाणी मागे काही न पाहता खुशाल वास करावा ज्या देशात उदरनिर्वाहाचे विपत्तीमुळे ब्राह्मण वर्गास अमंगल कामे करणे प्राप्त येते असल्या देशाचा विषयुक्त मांसाप्रमाणे तत्काळ त्याग करावा ज्या ठिकाणचे लोक त्यातपाशी आपण याच्या केली नसतानाही मोठ्या प्रेमाने आपल्या गरजा पुरवतात अशा स्थळी आत्मनिष्ठाने कृतकृत्य झालेल्याप्रमाणे स्वस्थचित्ताने राहते ज्या देशात उन्मत्त लोकांना दंड केला जातो व सत्पुरुषांचा किंवा विनित पुरुषांचा सत्कार केला जातो अशा ठिकाणी पुण्याशील साधूंचे संगतीत खुशाल राहावे ज्या देशात आत्मनिग्रही लोकांवर क्रोध करणारे भल्यांशी दुष्टपणाने वागणारे उद्धट व लोहाविष्ट अशा लोहांना दानके शासन केले जाते अशा ठिकाणी राहावे जेथील राजाला सर्व इच्छित वस्तू प्राप्त असताही तो निष्काम बुद्धीने वागतो व आपण अखंड धर्मरत असून धर्माने प्रजांचे पालन करतो त्या देशात बेधडक वस्ती करावी शीलवान राजे असले म्हणजे ते आपले देशातील रहिवाशांपैकी कोणावर विपरीत काळ आला असता तत्काळ त्याचे कल्याण करतात आणि कोणाचेही बरे साधण्याची संधी आल्यास ती तत्काळ साधून त्याचे बरे करतात बाबा मला प्रश्नच केलास त्या अर्थी मी तुला या प्रकारे कल्याणाचा मार्ग सांगितला बाकी आत्मकल्याणाचा यावद गोष्टी सविस्तर सांगणे शक्य नाही तथापि प्राणीमात्राचे हितावर लक्ष ठेवून जो कोणी आपला परचारितार्थ चालवी अशाला अहिंसादी धर्माचे पालनाने तपस्संचय होऊन अत्यंत कल्याण प्राप्त होईल ओम तत्स्य